राजा आणि राणी यांना अपार दुःख होते येणेप्रमाणे चांडाळाची आज्ञा ऐकून राजाने घेतली खाली मान घालून तो राणीजवळ आला आणि क्षमा याचनेच्या स्वरात तो त्या स्त्रीला म्हणाला हे अबले आता माझा नाईलाज आहे तू सत्वर पापी पुरुषापुढे खालीमान घालून बैस माझ्यात जर हे शस्त्र चालवण्याचे सामर्थ्य प्राप्त झालेच तर मी तुझा निश्चित शिरच्छेद करीन असे करुण स्वरात म्हणून स्वामीची आज्ञा म्हणून त्याने हातातले शस्त्र उचलले आणि तो स्त्री सिद्ध झाला वास्तविक पतीपत्नी असूनही त्यांनी एकमेकांना ओळखले नाही कारण दुःखाच्या भाराखाली खचून गेल्यामुळे ती स्त्री मृत्यूचीच याचना करीत होती मृत्यूचे तिला भय वाटत नव्हते ती स्त्री म्हणाली हे चांडाळा माझे म्हणणे ऐकून घेण्यास तू सिद्ध तो कृपांत होऊन थोडेसे माझे ऐकून घे तुला जर माझी दया येत असेल तर सांगते हे कृपाळू पुरुषा येथून जवळच नगराच्या बाहेर माझा ऐकुलता एक पुत्र मरून पडलेला आहे त्याचे दहन करावे अशी माझी इच्छा आहे त्याला येथे आणून तुझ्या समक्ष मी त्याला जाळीन तोपर्यंत तू धीर करून माझ्यावर दया कर मी त्याचे दहन करून मुक्त झाले म्हणजे हे चांडाळा तू अगदी सत्वर माझा वध कर माझा वध केल्याने तू माझ्यावर उपकारच करशील त्या स्त्रीचे म्हणणे राजाने मान्य केले आणि तिला बालकाला घेऊन येण्यास सांगितले त्या चांडाळाची परवानगी घेऊन ती राजपत्नीला आणि करुण आक्रोश करीत सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या आपल्या बालकाकडे आली ती पुन्हा बालकाला पाहून म्हणाली अरे पुत्रा हे वत्सा हे बाळा आता तुला कोठे रे पाहू असे सारखे म्हणत तिने त्या बालकाला खांद्यावर घेतले आणि ती वेगाने स्मशानभूमीकडे येण्यास निघाली तिचा अवतारोंडही धुळीने माखले होते तिचा चेहराही धुळीने माखला होता अशा अवस्थेत ती आपल्या पुत्राला खांद्यावर घेऊन स्मशानात आली त्या स्मशानभूमीवर बालकाला ठेवून ती स्वतःही त्याच्या शेजारी भूमीवर बसली आणि रडू लागली तिचा करुणाला राजा तीचा जबल गेला, तेथे त्याने एकदम त्या शवावरील वस्त्र ओढले पण अजूनपर्यंत त्या पतीपत्नी एकमेकांना ओळखले नव्हते बराच काळ एकमेकांपासून दुरावल्यामुळे आणि सदैव चिंतेमुळे राणीच्या शरीर बराच फरक पडला होता राजा तर दिसत होता त्यामुळे परस्परांना ओळखू येणे अशक्य झाले होते राजाच्या मस्तकावरील सुंदर केसांच्या दाढी वाढली होती आणि सुकलेल्या वृक्षाच्या सालीप्रमाणे देह करपून गेला होता राजाच्या त्या शोचनीय अवस्थेमुळे राणीने त्याला किंचितही ओळखले नाही पण शवावरील वस्त्र ओढताच त्याला सर्पदोशामुळे मृत झालेले ते बालक राजलक्षणांनी युक्त दिसले त्यामुळे राजा पुन्हा चिंताक्रांत होऊन विचार करू लागला अहो खरोखरच या सुंदर पुत्राचे मुख पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मनोहर आहे त्याची नासिका उंच आणि तरतरीत आहे मुखावर कोठेही व्रणाची खूण नाही जरा वर आलेले ते गाल स्वच्छ आरशासारखी शोभून दिसत आहेत त्याचे केस बारीक अग्राचे असून सरळ लांबसडक आणि कोळे आहेत त्यात किंचित कोरळेपणामुळे सौंदर्यात भर पडली आहे त्याचे कमलपत्राप्रमाणे विशाल नेत्र आकर्षक दिसत आहेत पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे ओठ लालचुटूक दिसत आहेत वक्षस्थल भरदार आणि विस्तृत आहे बांधा उंच असून तो बालक अजानुबाहू आहे उन्नच असे पुष्ट खांदे त्या पुत्राला शोभून दिसत आहेत त्याची पावले रुंद आणि लाल आहेत ह्या बालकाची अंगोली आणि बोटे लहान आहेत काय कमलाच्या देठासारखी सुंदर आहे तो पुत्र मनाने ताठ आहे त्याची नाभी ही खोल आहे हा बालक अत्यंत धीरगंभीर दिसत आहे अरे काय हे दुःख फारच वाईट घटना आहे हा बालक कोणातरी श्रेष्ठ राजघराण्यातच जन्मलेला असावा यात मात्र शंका नाही अरे रे काय हे दैव दुष्ट आहे एवढ्याशा बालवयात याला काळाने या जगातून एकाकी घेऊन जावे ना अरे रे किती निष्ठुरपणे दैवाने घाला घातला आहे हा हर हर निर्दय कणाने आपले कालपाला ओढून नेले खरोवर पडलेल्या त्या सुकुमार पुत्राला पाहून राजालाही अतिव दुःख झाले आणि त्या पुत्राबरोबरीचाच आपलाही पुत्र आहे असे म्हणून राजाला रोहितचे स्मरण झाले पुत्राच्या वियोगाच्या स्मरणाने तोही हर हर असे म्हणून अश्रू ढाळू लागला आक्रोश करीत तो स्वतःशीच म्हणाला अरे रे माझाही पुत्र आज कोठे असेल बरे त्याची संप्रत काय स्थिती झाली असेल तो कोणत्या संकटात सापट सापडला असेल हे परमेश्वरा माझा पुत्र आता काय करीत असेल हे फक्त तुलाच माहित असणार कालाची गती विलक्षण आहे खरी पुन्हा त्या राजाने त्या राणीच्या मांडीवरील मृत बालकावलोकन करून तो मनातल्या पण हिच्या दुःखामुळे मी दुःखी होऊन उपयोग काय आहे प्रत्यक्ष यमधर्मा त्या पुत्राला आपल्याकडे ओढून घेऊन शांप्रत स्वतःच्या अधीन करून घेतले आहे त्याला इतर कोण कसा इलाज करणार राजा मनात उलटसुलट विचार करी स्तब्ध राहिला त्या स्त्रीचे दुःख पाहून तो काहीच बोलला नाही राणीला पुन्हा आपल्या परिस्थितीची जाणीव होताच ती पुन्हा मोठ मोठ्याने आक्रोश करू लागली तिला आपल्या गतस्मृतीने जास्तच रडू कोसळले ती म्हणाली को अरे माझ्या लाडक्या कोणी रे आपल्याचे वाईट व्हावे म्हणून मनात आणले आहे ज्याच्या मनात आपल्याला हे दुःख भोगायला लावण्याची इच्छा असेल तो तर सापडत कोठेही दिसत नाही आपल्याला अशा संकटात टाकण्याचा त्याने का बरे विचार केला अहो प्राणनाथ अहो राजे राजेश्वरा, मला या अतिशय दारुण अशा असह्य दुःखाच्या खाईत लोटून हे नाथ आपण स्वतः कोठे बरे गेलात या यावेळी आपण कोठे आहात आहो आपणाला हे दुःख कसे बरे सहन होत आहे आपण असे स्वस्त का बरे राहिलात अरे रे हे विधात्या त्या पराक्रमी अयोध्यापती हरिश्चंद्राला राज्याचा त्याग करायला लावून मित्रांपासून दूर नेऊन तू त्याला आपली प्रिय पत्नी आणि लाडका पुत्र यांची विक्री गिरी करायला लावलीस का बरे तू केलेस पुण्यात इतका रुष्ट होण्याचे तुझे कारण तरी काय का इतका दुष्टवा राणीचे हे विरहदग्ध शब्द ऐकताच राजा चमकला त्याने त्या स्त्रीकडे अगदी निरखून पाहिले आणि पुन्हा एकदा पुत्राला जवळून पाहिले त्याने आपल्या पत्नीला आणि पुत्राला पूर्ण ओळखले आणि त्याच्यावर जणू वज्राघातच झाला अरे, अरे।, काई होता पड़े। हीत अरे हा? हाए रे काय पाहतो आहोत आपण हे ही माझी प्रिय भार्या आणि हा हायरे हाय हा माझाच पुत्र कि असा विचार मनात येताच राजाला स्वतःचा शोक असह्य झाला आणि तो मोर्चीत होऊन धरणीवर कोसळला त्या राणीने त्याला निरखून पाहिले तिनेही त्याला ओळखले आपल्या प्राणनाथाला अशा अवस्थेत पाहताच तीही ही धाडकन निसत्व होऊन भूमीवर कोसळली दोघांनाही जीवाचे भान राहिले नाही सावध झाली आणि ती राजा राणीसागरात बुडून गेली असह्य होऊन अरे तुझे हे कुरळ्या केसाने युक्त असलेले सुकुमार मुख आज अशा दीन स्थितीत पाहून माझे हृदय शतशहा विदीर्ण होत आहे खरोखरच हे हृदय फुटून का बरे जात नाही अरे पुत्रा तू गेल्यामुळे मला आता बाबा बाबा असे कोण बरे हाक मारील आपल्या मधुरवाणीने बाबा म्हणत आपण हून माझ्याकडे कोण बरे धावत येईल आता मी तरी प्रेमभराने दुडदुडत आलेल्या पुत्राला आलिंगन देऊन हे माझ्या वत्सा असे कसे बरे म्हणू शकेन माझे हे वस्त्र मांडी कोणाच्या गुडघ्यावरील पिंगडधुडीचे डाग पडून मलिन होईल अरे माझ्या अंतःकरणाला समाधान मिळवून देणाऱ्या पुत्रा मी अजूनही तुझे मुख अवलोकन करून पूर्ण सुखाने तृप्त झालो नाही बाळा माझे सगळे आपण सर्व राजेश्वरी यासह विस्तृत राज्य सांप्रत नामशेष झाले पण त्याचेही मला दुःख कधीच वाटले नाही कारण तू माझा लाडका पुत्र माझ्यासमोर होतास म्हणून मी त्यातच माझा आनंद मानित होतो पण हे पुत्रा त्या महासर्पाने तुला दंश करून तुझे हे मुखकमल टाकले आहे तुझे हे निर्जीव मुख्यूपीला पुन्हा पुन्हा दृढ आलिंगन दिले दुःख असह्य होऊन तो मोर्चीतून पुन्हा भूमीवर कोसळला अशा प्रकारे राजा भूमीवर पडल्याचे अवलोकन करून ती महाराणी शैव्या मनातच विचार करू लागली अहो, हाच तो महापराक्रमी पुरुष श्रेष्ठ होय केवळ यांच्या आवाजावरूनच मी यांना ओळखू शकते खरोखरच पंडित आणि विद्वान यांच्या मनाला चंद्रासारखे आल्हाददायक सुख उत्पन्न करून देणारा हा महाराज राजराजेश्वर हरिश्चंद्र आहे ती पहा याची नासिका तिळाच्या पुष्पासारखी मोहक आणि उंच आहे त्याचे दातही सुंदर कळ्यासारखे दिसत आहेत पण जर हे असे असेल तर हा साक्षात राजा हरिश्चंद्र असेल तर तो सत्यवचनी महात्मा स्मशानात का बरे वास्तव्य करीत आहे ती त्या भूमीवर पडलेल्या महात्मा पुरुषा बद्दल विचार करू लागली सारखी एकटक आपल्या पतीकडे पाहू लागली बऱ्याच कालानंतर आपल्या पतीचे दर्शन झाल्यामुळे तिला अत्यंत आनंद झाला होता पण येथे या अवस्थेत पतीला पाहून तिला विस्मयाचा धक्काच बसला पतीसंबंधी विचार येऊन आणि परिस्थितीची जाणीव होऊन राणी अत्यंत व्याकुळ झाली पतीच्या या अवस्थेचे अवलोकन करून पुत्राच्या मृत्यूमुळे तिला अपार दुःख झाले आणि त्या वेदना असह्य होऊन तिला मूर्छ आली ती वेगाने धरणीवर पडली थोड्या वेळाने ती सावधून रडू लागली सावध झाल्यावरती ओक्साबोक्षी रडून रडत रडत म्हणाली अरे दुष्टा अमर्याद निष्करुणा कठोर दैवा ज्या राजाला देवानीही मान्य केले अशा पुरुष श्रेष्ठाला तू चांडाळ किरे केलेस खरोखर हे दैवा तुझा धिक्कार असो अरे तू क्रूर कर्म आहेस राजाच्या विस्तृत राज्याचा तू नाश केलासच पण आपर ठेवलेस सत्यवचनासाठी स्त्री आणि पुत्राचा विक्रू त्याला इतके हाल करून अखेर तू त्याला चांडाळ केलेसच ना महाराज आज आपले छत्र कोठे गेले हो हे राजे राजेश्वरा ते आपले सुवर्णमय रत्नजडीत सिंहासन काय झाले आपल्या पाठीमागे आज चामरे आणि पंखे का बरे दिसत नाहीतून बाहेर पडे तेव्हा त्याचे सर्व मांडलिक राजे आपल्या शरीरावरील वस्त्रांनी या राजाच्या पुढचे भूमितल निर्मल करीत असत तो हा महाराक्रमी राजेंद्र येथे ह्या मानवी मस्तकांच्या कवट्यांचा खच पडलेल्या स्मशानात वास्तव्य करीत आहे केवढे भयानक स्मशान हे भयानक स्मशान हे या स्मशानात प्रेत आण दिसत आहेत प्रेतांवरील वस्त्रांनी ही भूमी व्याप्त झाली आहे मृतांच्या गळ्यातील सुकलेल्या माळांचा या ठिकाणी ढीक पडलेला आहे त्या फुलमाळांना आणि त्यांच्या सूत्रांना मृतांच्या अंगावरील आणि मस्तकावरील केस चिकटून राहिलेले आहेत त्यामुळे ते जास्तच भिसूर दिसत आहेत मृताच्या चरिंनी ती भिजून गेली असून सूर्यकिरणा ती भूमीवरच चुकून गेल्यामुळे ही भूमी कठीण झाली आहे राख कोळसे अर्धवटाडे आणि कोल्ह्या यांच्या आक्रोशाने आणि पुष्ट कावळ्यांच्या ओरडण्यामुळे हे स्मशान अत्यंत भयावह दिसत आहे तसेच तो काळसर रंगाचा चितेतून निघणारा धूर आकाशात सगळीकडे भरून गेल्यामुळे ते अंतरिक्ष काळे हुन गेले आहे किती दुर्धर प्रसंग हा अशा प्रकारे विलाप केल्यावर त्या क्षत्रिय कन्याने राजाच्या गळ्याला मिठी घातली आणि ती अतिशय शोकव्याप्त होऊन ती पुन्हा आक्रोश करू लागली रडतच ती म्हणू लागली महाराज हे आपणाला दिसत आहे ते स्वप्न तर नव्हे ना का हा प्रकार खराच घडत आहे प्राणनाथ खरे काय ते मला सांगा हे धर्मज्ञा जर हे सर्व सत्यच घडत असेल तर धर्माप्रमाणे वर्तन करणाऱ्यांना धर्म सहाय्य करत नाही अर्थात धर्म योग्य तसे आपलीपणाने वागवित नाही असे म्हणणे रास्त नाही का राजेंद्रा आपण सद्धर्मशील राहूनही राज्यापासून भ्रष्ट झाला यावरून एकच निष्कर्ष निघतो कि ब्राह्मण देव ऋषी मुनी यांचे पूजन करणे तसे सत्य धर्माचे रक्षण करणे हे सर्व व्यर्थ आणि कालापव्य करण्यासारखे आहे खरोखरी जर यात धर्म नाही तर मग सत्य तरी कसे असणार खरेपणा आणि सत्यांश हे भाव यांच्याच सांप्रस्थितीवरून आढळत नाही राणीचे भाषण ऐकून राजाचा गळा दाटून आला त्याने वारंवार दीर्घ उसासे सोडले अत्यंत हकीला सांगून आपण चांडाळ कसे झालो हेही समजावून सांगितले त्या सुकुमारीने ते एकाग्रतेने श्रवण केले ते ऐकून तिला अनावर दुःख झाले आणि ती पुष्कळ वेळपर्यंत रडत बसली तिने दीर्घसे उष्ण श्वास सोडले नंतर त्या राणीने आपली सर्व माहिती सांगितली आपल्या पुत्राला मृत्यू कसा प्राप्त झाला हे वर्तमान तिने राजाला सांगितले हे ऐकून त्या अवस्थेत मृत्यू पा... पावलेल्या पुन्हा आली तो धरणीवर पडला राणीने आपला मृत पुत्राला जवळ घेऊन वारंवार जिभेने चाटले आणि ती शैब्या गदगदलेल्या स्वराने हरिश्चंद्राला म्हणाली हे राजा धीराज हे प्राणनाथा आता आपण सत्वर माझा शिरच्छेद करावा कारण आपल्या धन्याची आज्ञा पाळणे हे आपले धर्म कर्तव्य आहे स्वामी द्रोहून आपल्याकडून असत्य भाषण घडले असं आपला दुर्लौकिक होऊ देऊ नका हे राजेंद्रा आजवर आपणाला असत्याचा स्पर्शही झाला नाही तो यावेळी होऊ देऊ नका स्वामी हे महापातक आहे तेव्हा आपण आपल्या स्वामीची आज्ञा पूर्णत्वासण्या राणीचे हे धर्मशील भाषण ऐकताच राजा पुन्हा दुःखाने निसत्व होऊन धरेवर पडला पण लवकरच तो सावध झाला आणि करुणाला हे सुकोमला अत्यंत निष्ठुर शब्द तुझ्याच्याने बोलवले कसे अगे जे कृत्य शब्दांनी उच्चारणे ही अशक्य ते कृत्य प्रत्यक्ष माझ्या हातून कसे होणार राणी म्हणाली हे प्रभू मी पूर्वी गौरीची उपासना केली आहे तसेच देव आणि ब्राह्मण यांचेही मनापासून पूजन केले आहे त्यावरून पुढील जन्मी हे आपण माझे पती व्हाल याच संशय नाही शब्द ऐकून राजा धरणीवर कोसळला आणि दुःखाने तो आपल्या मृतपुत्राचे चुंबन घेऊ लागला राजा म्हणाला हे प्रियतमे आता मला हे सर्व कष्ट असह्य झाले आहेत माझ्याच्याने हे आता सहन होत नाही पण करणार काय मी आता स्वतःच्या स्वाधीन राहिलेलो नाही हा देह चांडाळाच्या आधी झाला आहे खरोखरच मी किती कमनशिबी आहे ते तू पहा खरोखरच आज चांडाळाच्या आज्ञे चा वाचून जरी मी आत्मनाशासाठी अग्नीत प्रवेश करीन तरी महापातकी ठरून पुढील जन्मीही मला चांडाळाचे चा दास्यत्व करावे लागेल त्या घोर नरक मला फारच दुःख होईल रौरवात आणि महारौरवात मला खितपत पडावे लागेल आणि ते फारच त्रासाचे आहे म्हणून एवढ्या प्रचंड दुःखात होत असलेल्या मला स्वैेने मृत्यू येईल तर कितीतरी उत्तम होईल पण आता असह्य दुःखामुळे मी प्राणत्याग करणार खरोखर पुत्राच्या मृत्यूच्या दुःखाप्रमाणे दुसरे दुःखत्रय लोक्यात नाही असे पत्रवन नावाच्या नरकातही पुत्रनाशासारखी दुःख नाही मग या वैतरिणीत तरी ते कसे असेल बरे हे प्रिय तुम्ही पुत्राच्या दहनासाठी पेटलेल्या अग्नित मी सत्वर प्रवेश करणार आहे म्हणून हे सत्वशील सुंदर याबद्दल तू मला क्षमा कर कमल नयने, माझे हे शब्द ऐकून तुझ्या अंतःकरणाला अपारी आताना होतील त्यामुळे तू काहीतरी बोलण्यास प्रवृत्त होशील पण हे प्रिये यावर तू आता एकही शब्द न बोलता स्वस्थ राहा हे प्रिय माझी आज्ञा होताच तू सत्वर त्या ब्राह्मणाच्या घरी गमन कर मी आजवर दिलेल्या दानापासून हवनापासून अगर गुरुंना संतुष्ट करून जे पुण्य पदरात जोडले असेल त्या पुण्य बला आणि माझा परलोकी या संगम होईल कारण आपला तिघांचा संगम आपल्या इच्छेप्रमाणे आता इहलोकी कसा बरे होणार हे सुंदरी एकांत प्रसंगी मी तुला कधी पुष्कळ वेळा थट्टेने बोललो होतो पण त्याबद्दल आता मला दुःख होत आहे म्हणून त्या बोलण्याबद्दल तू मला क्षमा करता परलोकी गमन करणार आहे हे स्त्रीय मी ज्या ब्राह्मणाला तुला विकले आहे त्याचा मी राजपत्नी आहे असे समजून गर्वोन्मत्त होऊन तू कधीही अवमान करू नकोस कारण हे कल्याणी प्रत्येक सेवकाने आपल्या धन्याला देव समजून त्याची निष्ठेने सेवा करावी आणि धन्याला नेहमी संतुष्ट ठेवावे असे धर्मशास्त्र वचन आहे राजाचे बोलणे ऐकून राणीला जणू वेळच लागण्याची पाळी आली ती ही अत्यंत निर्धाराने म्हणाली हे प्राणनाथा हे राजश्रेष्ठा मी सुद्धा आता याच अग्नीत उडी घेणार आहे महाराज मला देखील हा दुःखभार कसा बरेच सहन होईल म्हणून ह्या असही होणाऱ्या दुःखापेक्षा मी आपल्या बरोबरच अग्निप्रवेश करणार आहे हे नाथ पती बरोबर गमन करणे हे पुण्यकारक असते म्हणून सांप्रत आपल्या समवेत मी या अग्नीत प्रवेश करणे हे श्रेयस्कर आहे अन्यथा मला दुसरी गती नाही हे मान्यवर राजेश्वरा स्वर्ग असो वा नरक असो आपल्या बरोबर मी मिळेल ते भोगण्यास तयार आहे मी आता तुमच्या वाचून कुठेही जाणार नाही आपल्या प्रिय पत्नीचे भाषण ऐकून राजा म्हणाला हे पतिव्रते तुझे म्हणणे हे योग्य आहे तसेच कर अध्याय सविशावा समाप्त